पुस्तक मनुबावा व चित्राने चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील चित्राणी चारू प्रकरण दहावे आनंदी आनंद चित्राला घेऊन आमदार हसन मुंबईत आले ते आपल्या ओळखीच्या एका हिंदू आमदाराकडे गेले गोविंदराव त्यांचे नाव गोविंदराव ही तुमची धर्म भगिनी हिच्या आईबापाचा मी शोध लावीपर्यंत ही तुमच्याकडे असू दे आमदार हसन म्हणाले हसन साहेब हिंदूंनी मुसलमानास नावे ठेवली म्हणजे मुसलमान रागवतात परंतु हे पहिलेच ना प्रकार गोविंदराव जरा खोचून म्हणाले परंतु गोविंदराव चित्राला एक मुसलमान तुमच्याकडे आणून पोचवीत आहे एका मुसलमान मुलीनेच तिला वाचवले एका मुसलमान मोलकर्णीने तिचे रक्षण केले या गोष्टी का विसरता आमदार असन म्हणाले मुसलमानांचा काय दोष माझ्या सासूने जर गुंड बोलावून त्यांच्या हवाली बला केले तर त्या गुंडांना तरी कशी नावे ठेवावी तेही पोटासाठी करतात बायका मुली पळवून बड्याबड्या नबाबांना व श्रीमंतांना विकतात असो देवाने मला वाचविले सासू ने मुसलमानांच्या हवाली केले मुसलमान बंधूंनी पुन्हा हिंदूंच्या हाती मला आणून दिले आहे गोविंदराव मी जातो हिचे वडील मामलेदार होते मामलेदार काय नाव बळवंतराव चित्राने सांगितले आहो वेळ लागलेले बळवंतराव मामलेदार की काय वेळ लागले चित्राने भिवून दस्त विचारले आहोत एते ठाण्याला एका वेड्यांची हॉस्पिटल आहे त्यात एक वेडा बळवंतराव आहे ठाण्याला माझे एक मित्र आहेत ते सांगतात मला मामलेदारच होते ते वेडात कलेक्टरला सारखे शिवाय देतात गोविंदराव मी ठाण्यात जाऊन येतो मी फातमास शब्द दिला आहे की तुझ्या मैत्रीची सर्व व्यवस्था केल्याशिवाय मी राहणार नाही जातो मी माहिती मिळताच असे म्हणून आमदार हसन ठाण्यास आले ते त्या वेड्यांच्या दवाखान्यात गेले तेथील डॉक्टरांना भेटले तो तेच बळवंतराव असे ठरले हसंत साहेबास आनंद झाला त्यांच्या पत्नी मुले बाळे येथे जवळच राहतात त्यांचा गडी भोजू येथे येतो असा गडे पाहिला नाही बोवा धन्याचे सारे कुटुंब जणून तो पोषित आहे धन्य त्या भोजूची गरीब माणसेवर फार न शिकलेली परंतु हसन किती उदारता त्यांच्या जीवनात आढळते डॉक्टर म्हणाले आमच्या फात्माचीही मुलकरीम पाहा ना बळवंतरावाच्या घराचा रस्ता कोणी दाखविल का याच पुटारीतून तुम्हाला पोहोचवतो आभारी आहे डॉक्टर अहो आभार कसचे आम्ही सर्वांनी तुमचे आभार मानले पाहिजेत तुम्ही एक हिंदू मुलीसाठी कितीही कटपट चालविली आहे चला मोटारी इथून दोघे दत्त मंदिरात आले दत्त मंदिरातील डॉक्टर मोटार्याचा आवाज ऐकून बाहेर आले तो वेळांच्या दवाखान्याचे डॉक्टर काय डॉक्टर आता इकडे कुठे आले आहेत मंडळी येथे राहतात ना त्यांच्या मुलीचा शोध लागला आहे ती मुंबई सुरक्षित आहे त्या पलीकडच्या खोलीत राहतात चला मी येतो सीताबाई जप करीत होत्या मुले शाळेत गेली होती भुर्जू दुकानात सामान आणायला गेला होता सीताबाई कोण मी डॉक्टर काय हो डॉक्टर हे हॉस्पिटलचे डॉक्टर आले आहेत त्यांच्याबरोबर हे एक मुसलमान आमदार आहेत तुमची चित्र सापडली सापडली होय हो त्या मातेच्या हो, डोळ्यात पाणी आले देव पावला आता यांचे वेळ जाईल ना डॉक्टर होय हो, हो परंतु बातमी एकदम नाही सांगायची मनाची तयारी करायची हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले चित्राला येथे आणू आमदारांनी विचारले हो सीताबाई म्हणाल्या आणि मुलीचे यजमान कुठे आहेत तेही तिचा शोधकरी थिंडत आहेत आपण वर्तमानपत्रात जाहिरात देऊ म्हणजे ते असतील तेथे वाचतील येतील सारे गोड होई लाई, तुमची मुलगी शुद्ध पवित्र आहे तिचे शील निष्कलंक आहे कसली शंका नको आले होते दुर्दैव गेले देवाची कृपा अच्छा जातो मी बसा हो सर्वतरी घ्या बसा डॉक्टर तुम्हीही बसा डॉक्टर तिघे बसले इतक्यात भोजू आला हा हो भोजू हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले भोजोने आमदार साहेबास प्रणाम केला सरबजाचे पेले भोजोने सर्वांना आणून दिले नंतर लवंग सुपारी वेलदोडा देण्यात आला जातो हो आई आमदार म्हणाले तुमचे फार उपकार सीताबाई म्हणाल्या अहो तुमच्या चित्राच्या मैत्रीचा बाप उपकार कसले फात का तुम्ही वडील हो फात्माची आजोबा फार फात्मा किजिदा खिदा यायची माझ्याकडे सारे सुरळीत झाले म्हणजे या हो जेवायलाच या फातमालाही आना, आणन हो आमदार साहेब गेले त्यांनी ताबडतोब वर्तमानपत्रातून बातमी दिली भुळू आणंदला हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी बळवंतरावांचे मन हळूहळू चित्राच्या दर्शनार्थ तयार केले केव्हा येईल चित्रा आज येणार होती गाडी चुकली असेल पण येईल आता वेळ नाही ना कसले वेड, आली का चित्रा येणार आहे पडा असे चालले होते आणि चित्रा आली गोविंदरा घेऊन आले बरोबर आमदार असं नाही होते बळवंतरावांनी एकदम चित्राला हृदयाशी धरले चित्रा आलीस आता सारे ठीक होईल तू म्हणजे आमचे भाग्य आमचा आनंद बळवंतराव म्हणाले आणि तुमचे मामलेदारही तुम्हाला परत मिळेल आम्ही खटपट केली आहे मुलगी हरवल्यामुळे मेंदू भ्रमिष्ठ झाला म्हणून कामाचे स्मरण राही ना मुलगी हरवण्यापूर्वीचा कामाचा रेकॉर्ड पहा वगैरे बाजू आम्ही मांडली काळजी नका करू सारे ठीक होईल गोविंदराव म्हणाले चित्र आली आता भाग्य येईल आता सारे ठीक होईल चारू कुठे आहे वर्तमानपत्रात चित्रा सापडली चारू परत ये अमुक पत्त्यावर असे दिले आहे येईल हो चारू निश्चिंत रहा मनाला आता त्रास नका देऊ आमदार हसन गोडवाणीने म्हणाले चल चित्रा मला बळवंतराव म्हणाले आधी माझ्याकडे सारे चाहा गया, हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले डॉक्टर तुमचे उपकार तुम्ही बाबांची काळजी घेतली चित्रा डोळे भरून येऊन म्हणाली डॉक्टरांकडे चाहा घेऊन चित्रा बळवंतराव दत्त मंदिरात आली आमदार असर गोविंदराव मुंबईच गेले बळवंतरावांची स्मृती आली त्यांनी आमदारांच्या सल्ल्याने वरपर्यंत अर्ज वगैरे करून अन्यायाची दाद लावून घेतली पुन्हा मामलेदारी मिळाली ते कामावर रुजू झाले ठाण्याहून येताना त्यांनी हॉस्पिटलचे डॉक्टर व दत्त मंदिरातील प्रेमळ डॉक्टर यांना भेटी दिल्या दत्ताच्या मूर्तीचाही एक सुंदर अलंकार करून दिला एके दिवशी चारू आला त्यावेळेस चित्रा एकटीच खोलीत होती रडत होती बळवंतराव कामावर गेले होते मुले शाळेत गेली होती सीताबाई झोपल्या होत्या भोजळी झोपल्या होता, होता आणि चारू आला चित्रासमोर उभा राहिला चित्रा त्याने हाक मारली चारू माझा चारू आला चारू आला दोघांना अत्यानंद झाला काय बोलणार त्यांच्या त्या स्थितीचे कोण वर्णन करील आईला सांगते हो चारू आता जाऊ नको कोठे तूच गेली होतीस मला सोडून घरात सर्वांना कळले भुजू दहावतच कचेरीत गेलावं सांगून आला रावसाहेब घरी आले चारू त्यांच्या पाया पडला देवाला गुळ ठेवण्यात आला सर्वांना आनंद झाला बळवंतरावांनी मोठा सत्यनारायण केला साऱ्या गावाला प्रसाद वाटण्यात चित्रा आपण जाऊ चला परंतु माझी आई हो पुत्र शोकाने त्यांचा पुनर्जन्म झाला असेल किती झाले तरी मातरू हृदयते चला जाऊ मला भीती नाही वाटत आणि तू जवळ आहेस खरे ना सर्वांचा निरोप घेऊन चित्रावर चारू आपल्या गोडगावला आली रात्रीची वेळ होती आई चारूने हाक मारली आला रे चारू आला आईने हाक दिली ती धावत आली कडी काढण्यात आली दारात उभी राहा मीठ मोऱ्या टाकते हो असे म्हणून माता घरात गेली मीठ मोऱ्या घेऊन आली त्या ओळून टाकण्यात आल्या मुलगापासून घरात आली वृद्ध पिताई उठून खाली आला बाबा पाया पडतो चारू म्हणाला मामनजी नमस्कार करते चित्रा म्हणाली जन्मसावित्री हो पुत्रवती हो सासरासकंप म्हणाला आई नमस्कार करते चित्रा म्हणाली तुझी आता खरेखुरी आई होईन हो आता नाही हो राग करणार चित्रा चारू क्षमाकर मला बाळ तू घर सोडून गेलास मी कधी गोडाला स्पर्श नाही केला हो आई आता आपण आनंदात राहू होय हो राहू खरेच आनंदी आनंद झाला सासू आता मनूपासून चित्रावर प्रेम करी ती खरी आई झाली चित्राने फात्माच्या मुलकांनीसाठी शंभर रुपये फात्माकडे पाठवून दिले फात्माला गोड गोडपत्र लिहिले फात्माचेही आले असे दिवस आता आनंदात जात होते काही महिने गेले एके दिवशी फात्माचे गोडपत्र आले होते चित्रा वाचित होती मंद अस तिच्या तोंडावर होते चारुदारातून पाहत होता चित्रा काय आहे त्या पत्रात आनंदाची वार्ता फात्मानं लिहिली आहे तिला बाळ होणार आहे तुझा पायगुण असे लिहिले आहे तू नाही वाटते तिला तुझी वार्ता कळवलीस बाळ पाण्यात पडला म्हणजे कळविन परंतु तुझे बाळणपण येथे करायचे किंवा तुझ्या मळ्यात होऊ देव माझं बाळनपण सीतादेवी वाल्मिकीच्या आश्रमात प्रस्तुत झाली मी माझ्या फुलांच्या केळींच्या मळ्यात होईन हसतोच काय चारू तू वेडी आयस म्हणून हसू येते वेड्या बापाची वेडी मुलगी खरे ना दोघे गोड असली किती त्यांच्या परस्परांवर प्रेम त्या प्रेमावर दृष्ट न पडो चित्रा चारू यांचा संसार सुखाचा हो